hare krishna hare krishna nama mi namaha hare rama hare rama ram hare hare hare krishna hare krishna krishna krishna hare hare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 Hare Rama Hare Rama Ram Rama Hare Hare Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Rama Hare Rama Ram Rama Hare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 हरे राम हरे राम अरे। अरे ख्रेणा, ख्रेणा, ख्रेणा। अरे अरे राम अरे राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कुंदरी कौरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरुज्ञानेश्वर महाराज तरी झडझडोनी वहिला वाटे लाग ज्या पाविषी अव्यंग निजाम माझे या ओबीचा विचार करत करत आपण काल सायंकाळी ये भक्तीचे वाटेलाग याला प्रारंभ केला होता पण आज जरा पुन्हा माग येतो वहिलानी भक्तीचे वाटे लाग यामध्ये अध्याभत जो काही अर्थ आहे तो आपल्याला समजावून घेणं अतिशय अगत्याचा आहे भक्तिशास्त्राच्या विवरणाच्या दृष्टी काय ह्या गीता ग्रंथाबद्दल अनेक विचारवंत अनेक समाजधुरी अनेक आणखीन भाषाशास्त्रज्ञ इतकंच नाही अनेक आचार्य मग द्वैती असोत अद्वैती असोत प्रच्छन्न द्वैती असोत द्वैती असोत कोणत्याही मताचे आणि पुरस्कार करणारे असोत गीता ग्रंथा व सग्या आचार भाष्य है रामान चाष्य है वल्लवाचार भाष्य है निंबारकाचार भाष्य है श्रीमदाद्य शंकराचार्य है प्रश्न नहीं आ सत वग्मा सुधा आधारभूत जर कहीं तो गीता भागवत है दोन ग्रंथ सत वही आधारभूत है सुखराय म्हणतात गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत ग्रंथ श्रवण करणारे जे आहेत मला त्यांची सेवा घडावी म्हणजे त्यांना या दोन ग्रंथाबद्दल किती नितांत आदर आहे का भागवत संप्रदाय जो आहे भागवत पंथ जो आहे हा भागवत धर्म हा भागवत संप्रदाय हा भागवत पंथ हा कुणाच्याही सुपीक डोक्यातनं आकाराला आलेला नाही जस प्रेषितांनी वेळोवेळी वेगवेगळ्या वेड़ धर्माच आणि स्थापन केले तसं नाहीये मग वेगरूपी कल्प तरुणा आलेलं झाडावर परिपक्व झालेलं सुखमुखानी आणि जरा आणि आपला मुख स्पर्श केलाय अस निगम कल्प गलित असा भागवत धर्म भागवत पंथ आहे तो वेदा वेदानुमोदित आहे आणि शास्त्र प्रतिपादित आहे वेद ग्रंथावर वाढलेलं एखाद्या झाडावर जा, जस बांडगुळ वाढत तसा आणि भागवत ग्रंथ वाढलेला नाहीये तो या झाडाच परिपक्व फळ आहे आणि अशा ग्रंथावर लिहिणार नाही ना तो कम नशिबी असे दोन ग्रंथ त्यातला आपल्या एकशीय नव्हे परदेशीय त्याची भाषा नाही त्याची संस्कृती नाही त्याचा हा देश नाही त्याचा धर्म नाही पण तो त्या गीता ग्रंथाकडे इतका आकृष्ट झालाय तो म्हणून गीता कशी एखाद त्रिमिती चित्र असत ना म्हणजे समोरन उभं राहून पाहिलं सुख करता दुःखार्थ वार्ता विघ्नाची चित्राच्या फ्रेमच्या उजव्या हाताला उभं राहिलं दुर्गे दुर्गट भारी आणि फ्रेमच्या डाव्याचा उभं राहिलं लवथर ती विक्रळा ब्रह्मांडी माळा तस तो म्हणतो इथं त्रिमी ती तीनच आहे तो गीता ही सहस्राक्ष है।, है।, है तो विचार करता है ज्यादा विचारावर वी अपरंपार श्रद्धा है तो हा विचार गीत संगित नहीं गीते फाच विचार संगित हाथ आता है पा विचारा स्रोत गीत सापड़ा गीता ही गीता जशी आणि सहस्राक्ष ना ज्ञानोवरायांची भावार्थी गिका तशीच आहे जरा पहिल्या अध्यात चला उमेनी प्रश्न केलाय आहो अजून तुमचं संसारच लक्ष नाही म्हणाली आणि कोणा सत्विच्या नाही तसं तुझ्या मनात आहे ते काही माझ्या मनात नाही पण गीता ग्रंथाच्या चिंतनात मी इतकं घडून गेलोय त्यामुळं संसारात लक्ष नाही हे तू म्हणतीस ते पार्वती तुला सांगतो गीता ग्रंथ काय आहे ते तारू म्हणे नेणीचे दे। देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूत गीता तत्व आधी स्तुती प्रिय त्यातल्या कुणाच्या तरी सौंदर्याची तारीख लावण्याची केली तर आणि पती राजांच्याकडनं पत्नीच्या सौंदर्याचं वर्णन झालं तर मग अयम विशेष पार्वती तुझ सौंदर्य लावण्य जसं नित्य नूतन आहे तसं गीता तत्व आहे नित्य नूतन आहे मी इतकं का शब्द खर्च केले त्याचं कारण सांगून आपण पुढे जाऊया गुरुवर्नी जर विशेष काका कृपा का केली असेल ना ते आम्हाला चिंतनाची सवय लावते आम्हाला तुला चिंतन करता आलं पाहिजे तुला चिंतन करता आलं पाहिजे तुला चिंतन कर एक तास जर व्यासपीठावर बसायचं असेल कमीत कमी तीन तासाच चिंतन पाहिजे हा टाचण वया ज्ञानेश्वरीत लपवलेला कागद आतलं घेऊन व्यासपीठावर बसायचं नाही यांचा मला पहिला सक्त आदेश होता त्यामुळे आम्हाला चिंतन करायची सवय आणि चिंतन करता करता तीच होवी असती पण गीता जशी नित्य नूतन ना तसं पद सुद्धा प्रत्येक वेळी नित्य असं भास हा माझा चिंतनातला काका अनुभव आहे झडझडो जड़ निवाईला नी निघ मी तुला आग्रहपूर्वक सांगतो तरी या शब्दामध्ये अनेक अर्थ आहे असल्या संसारात तू आलायच खरा पुन्हा मागे जात नाही पण तरी मी तुला आग्रहपूर्वक सांगतो तरी या शब्दात आणखीन भगवंतांचा आग्रह आहे आग्रह तुला निघालं आणि निघ आणि निघून काय कर भक्ती जे वाटे लाभ आधी निघणं आणि वाटेला लागण या ज्या दोन क्रिया आहेत ना त्या एकमेकाच्या अगदी विरुद्ध अंगाच्या स्वभावाचा आहेत म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव याच्यात जो फरक आहे तितका संसारात गुंतून पडणं त्यातनं निघणं आणि निघाल्यानंतर भक्तीच्या वाटेला लागण ह्याच्यात फार अंतर आहे आधी निघतच नाही आणि निघाल्यावर भक्तीच्याच वाटेला लागेल ला अस नाही पुढे वेळ मिळाला आपल्याला अवसर आपण चर्चा करू त्याची तुर्तास लक्षात ठेवा निर्वेद जो काही आहे निर्वेद निर्वेद म्हणजे तरी काय बौद्धांचं जे तत्वज्ञान आहे सर्व दुःखम दुःखम सर्व क्षणिकम क्षणिकम आपलं औपनैषदिक तत्वज्ञान सर्व दुःख म्हणत नाही सर्व क्षणिक म्हणत नाही मग संसारातनं ज्या झडझडून निघायचंय ना त्यातनं नैराश्य नाही येत का मा नैराश्य नको आहे विफलता नकोय फक्त आत्मानात्मविवेकाच्या आणि पाठावर आपल्याला त्यातलं आत्म काय आहे आणि अनात्म काय याची वेगळी करता आली पाहिजे क्या त्याशिवाय झडझडून वेगळं दिखता येत नाही हा विचारवर लिहितात ना काय कर अहंकारू सांडिजे मग आपली स्वस्ती आपण कि अहंकार सांडल्यानंतर आपली स्वस्ती आपल्याला प्राप्त होण्यामध्ये काही अंतर आहे का नाही गुरुदेवांचं वाक्य सांगतो रामड्यांच ते म्हणायचे नॉट अनी इव्हेंट बट देर इज अ लॉंग लॉंग लॉंग प्रोसेस परमारचा चमत्कार नव्हे जादूक होणा नव्हे या बोटावरची थुमकी त्या बोटावर करण्यासारखं नवे, त्यात प्रक्रिया आहेत आणि या प्रक्रिया व्हायला काही कालावधी लागतो आज संसारात अंग झटकून निघाला पी हळद की हो गोरी अस नाही आज साजूक तूप खायचं आणि आरशात उद्या किती तुक तुकी तुक तुक आधी पाहायचं असं होत नाही काल आपण गोरांचं चरण पाहिलं करावी चाचडी परमार्थाला लागण्याची तातड करायची आहे पण परमार्थाचं फळ जे साक्षात्कार आणि भक्तिशास्त्रकार त्याच्या पुढे सांगतात साक्षात्कार सुखानंतर येणाऱ्या भक्तीप्रेम सुखाचा अनिर्वचनीय आनंद तो येण्यासाठी सुखा म्हणे चालत चाचणी काय गमत आहे परमार्थाची तातड करायची पण अनुभव येण्याची तातडी करायची दमधारा त्या खाना तो दम खाना, साई बाबा होऊन गेले दोन शब्द त्यांचे श्रद्धा आणि सबुरी वाट पाहता आली पाहिजे दम धरता आला पाहिजे पूर्वी काय होत तांब्याच्या तपेली टोपात भात शिजवला भूक लागली असेल झाऱ्याच्या टोकानी फाळीमध्ये कुकरला वाढता येत होता याला भूक लागली आत्ताच लोक आणि उतरवलंय हो वारू आता झाकण पडल्याशिवाय दमच झाला पाहिजे लाग तुला भूक लागू झाकण पडल्याशिवाय नाही तसं कुकर लावायची तातडी करायची झाकण पडण्याची वाट पाहिजे तसं प्रपंचातन झडझडून वेगळं निघून परमार्थाच्या भक्तीच्या वाटेला लागायची तातडी करायची पण वाटेल लागल्यानंतर लगेच पोचेल नाही हा मधला कवसातला अर्थ आहे वाटेल लागायचं आणि वाटेला लागल्यानंतर जस जस आपण पावला पुढं पाऊल टाकू तस वाट माग पडते वाट माग पडते एक लक्षात घ्या माग पडलेल्या वाटेकडे वरून पाव का पुढे अजून वाटचाल किती करायची याच्याकडं आणखीन नजर असावी पुढं वाटचाल जी करायची आहे त्याच्याकडं नजर असावी मागणं आलंच आहे मागेवरून जायचं काय कारण आहे आणि असं होता होता होता आपल्या लक्षात येतं की बहुत अंतर तोडलंय आता थोड आहे आता थोडं आहे केव्हा थोडे आहे तू वेळ सांगितलं थोडं केव्हा आहे थोडे आहे थोडे आहे केव्हा चित्त सहाय्य झाली काय बघा आणि वचन आहे त्यांचं ना ते म्हणजे थोडं आहे हो, थोडं काय आहे किंवा चित्त सहाय्य झालं आणि भक्तीची वाट जी आहे ना या भक्तीच्या वाटेचा चित्ताशी अन्योन्य संबंध आहे भक्तीची वाटचाल करत असताना चित्त जर बरोबर नसेल तर ती फक्त फिजिकल ट्रेनिंग म्हणजे शारीरिक क्रिया जशा होतात ना तशा फक्त क्रिया होती क्रिया उपयोग नाही ती तर चित्ताची साह्यता आहे चित्ताची गरज आहे चित्त मिले तो कवीर मला सांगतात एका दोह्यात चित्त मिले तो सम मिले नाही तो फुकट संघ चुकवाऱ्याने अनेक छान मार्गिक समजून सांगितले एके दाखविले दहा पहा फाटा पुसरून एकामध्येही आणि गोलाकार आहे त्याच्यावर पूज्य जे आहे गोलाकार आहे आणि गोलाकाराच्या डाव्याचा जो आकडा एक आहे त्याचा फाटा पुसला म्हणजे कशाला हा खाली फाटा लांब होत दोन गोल किती छान दिसतील नाही का मग काय होईल तस सगळ्या काल मी आणि श्लोक सांगितला होता गीतेची आहे भागवताची आहे पत्रम पुष्पम हाही आहे आणि नवविधा भक्तीच्या संदर्भात श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणं, पादसेवनम अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन या नवविधा आणि भक्तीच्या छटा आहेत म या सगळ्या छटात भक्ती भाव अजा केला काय उरेल हरिपाठात माउली सांगितलं ना आपण माउलीच्या चोवीचा काय काही जणांचा असा समज आहे वेगळा समज कशाचा धैर समजच आहे हरिपाठातलं तत्वज्ञान वेगळं चांदेव पासष्टीतलं वेगळं अमृतानुभवातलं वेगळं ज्ञानेश्वरीतलं वेगळं एक लक्षात ठेवा न्यायशास्त्राच्या भाषेत वाक्य आहे तत्वाचं ज्ञान जे असत ते एकच असतं एकच असतं पण हल्ली फॅशन आहे नामदेवरायांचे तत्वज्ञान तुकोबार यांचे तत्वज्ञान या सगळ्या संतांचं तत्वज्ञान भिंतता नाही एकच आहे सगळ्या संतांच अहो संस्कृत वचन आहे ना एकम सद पण विप्रा विप्र जे आहेत ना आमचे विप्र मागे का बसतात मागत नाही <laughs> अरे तुमच्यासारखे श्रोती पुढे पाहिजे वक्ता असो वक्तानो हे श्रोते नवी असो काय सांगतोय आपल्याला तत्वज्ञान एक आहे तत्वाची अज्ञान अनेक असतात आत्वाची ज्ञानही अनेक असतात पण तत्वाच ज्ञान जे असत ते एकच असत अमेरिकेसारख्या प्रगत देशातल्या माणसाने साखर खाल्ली आणि आफ्रिकेमध्ये अमेझॉन खोऱ्यासारख्या अत्यंत दुर्गम जंगली प्रदेशात राहणारा आदिवासी त्यांनी साखर खाल्ली काय म्हणेल काय म्हणेल गोड म्हणेल ना श्रीमंतानी खाल्ली गरीबानी खाल्ली हराण्यानी खाल्ली प्रकांड पंडितांनी खाल्ली कडू कोण म्हणेल कोण म्हणेल का नाही म्हणेल ज्याच्या तोंडाची चोग गेली आहे ना औषध घेऊन रंगनाथ स्वामीच्या शब्दात सांगू का औषध घेऊन घेऊन ज्याच्या तोंडाची मोरी झाली आहे ना <laughs> <laughs> चला जरी तुम्ही उत्तम अरे सुधारच करू कर नाही बाबा तुझी जीव करू लागली तू कडू तस तत्वज्ञान एकच एक वेगळा असू शकत नाही आपला विषय इथून निघाला चित्त मिले तो सब मिले चित्ताविण व्यस आहे आणि असं हे चित्त घेऊन जा या सगळ्या क्रिया करायच्या आहेत ना त्याच्यामध्ये काही टप्पे आहेत भक्तीची वाट जी आहे की हा टप्पा माग पडला पुढचा टप्पा माग पडला त्याच्या पुढचा टप्पा आता कुठं आलो आपण तर टोप ही सोडलं पेट फळगावी सोडलं आता कोल्हापूर जवळ आलो ना कस काय पहिला टप्पा काय आहे भक्तीच्या वाटेला लागल्यानंतरचा पहिला टप्पा काय आहे आणि स्वरूप काय आहे भक्तीचं तर भक्तीची व्याख्या आणि नारदांनी केली आहे काल आपण त्याचा नुसता उल्लेख केला होता आस्मिन पद वाक्य प्रेम स्वरूपता इजी प्रेम स्वरूप है जी प्रेम भावना है ना भगवत प्रेम जे है कस है प्रेम कस है नारोजाम लगे पूरे संगित अमृत स्वरूप है पनवाचम आस है मत दाखला दिला मुकास्वाद न एखादा सुंदर खुसखुशीत खमंग अतिशय चटपटीत असा पदार्थ खाल्ला त्याला स्वाद कळेल का नाही त्याला चव कळेल का नाही त्याला आवडेल का नाही त्याला रुची कळेल का नाही पण वर्णन करवावं म्हणलं तर काय करेल वर्णन करू शकत म्हणून भक्तीप्रेम हे असं आहे ते बोलण्यातला विषय नव्हे बोलण्यातला विषय नव्हे कसं आहे प्रेम नाही सांगता, सांगता बोलता डाविता मग सांगताच येत नाही दाखवता येत नाही बोलता येत नाही अह म नाही ना सांगता येत नाही बोलता येत नाही दाखवता येत नाही कशाचं प्रेम पण आहे काय प्रमाण केला अनुभवे चित्ता चित्त आणि म्हणाले चित्ता आणि चित्ताच्या ठिकाणी अनुभवायची ही भक्ती प्रेम ही गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराज वेगळ्या संदर्भात सांगतात ये हृदय चे किंवा एका अभंगात ते सांगतात हे प्रेम जे आहे ना अंतःकरणात उधळायला ये येणं ही सामान्य गोष्ट नव्हे भक्ती प्रेम सुख दुर्लभ त्या म्हणाले दुर्लभतेचा विचार करायचा नाहीये पण दुर्लभ आहे सहजासहजी नाही पण कुणाच्या कृपेनी प्राप्त होऊ शकत मुख्यतस्तू मतकृपय व जे प्रेमामध्ये अंतर्बाह्य रंगून गेलेत ना त्यांच्या मदकृपेनी तरी नाही तर जो आहे ना जीवी जिया जीवा काय माऊली शब्द आहे प्रेम भावाची भावा, भावा। परमप्रेमास्पद आणि सांगू का माउलीचे शब्द प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा या परवती प्रमा ढळो निघ प्रमा याच्या पुढं टाकू शक नहीं अ परम सीमा अम परम प्रेमा है तो मग मगपे तरी अथवा तरी तुक भगवान संगता है तुझ रूप गोड़ तुझ नाम गोड़ आणि असं तुझ गोड रू आणि असं तुझ गोड नाम आम्हाला काय देत मज प्रेम सर्व कावृत्तीनाथांच्या कृपेनी मला थोडाफार प्रेमभावाचा लाभ झाला काय दर्जाचा प्रेमभावाचा लाभ झाला हे तरी सांगितलंय मी गोवर येव निवृत्तीप्रसादे मी गोवळी हो गोवळी म्हणजे गोपी गोपींचा जो प्रेम भाव आहे ना त्या दर्जाचा प्रेम भाव मग बाकीचे आहेत काही सांगत नाही ते आपण त्यात पारंगत आहोत सगळेजण गोपींचा जो यथा व्रजगोपी काना तो प्रेमभाव मला सद्गुरु श्रीमंत निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने प्राप्त झाला आणि जो हा प्रेम भाव आहे तो अन्य कुणाला समजणं कठीण आहे कुणाला समजेल माझा तो भाव श्री विठ्ठल न्यायो अनुभवे चित्ता चित्त भक्ताच्या ठिकाणी भगवंताविषयी काय प्रेम भाव आहे हे भगवंताशिवाय अन्य कुणी जाणणार नाही आणि भगवंताला भक्ताविषयी काय प्रेम आहे हे अन्य कोणी जाणणार नाही परस्परम भावय परस्परामध्ये आणि येणारा हा अनुभव आहे तिसऱ्याला काही करणार नाही आताच एक चिंतन फुरलं सांगतो मोठा योगी आहे अष्टांग योगाचं साधन केले। असं प्राज्ञात समाधीपर्यंत त्याची त्यातली प्रगती आहे शेजारी बैसा योगाचर काही उपयोग है कांप्रज्ञात समाधि का उपयोग है का, का, है का। भगवत प्रेमा मध्य अंतर्बाह रंगे जे है ना जो नाचू कीर्तना रंगी जे है ना क्या चला स्वतः उपयोग है अन्या उपयोग है भक्ति च एक श्रेष्ठत्व है आपण भक्तीच्या वाटीचा त्यातला एका भक्तीच्या अंगी असणारा गुण आहे स तरती स तरती आपण तरला हे नो हे नवल कुठे उद्धरिल उद्धराया जन जड अण्णा न वेद तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराज नामदेव राय धारासाठी आले का भक्ति ऐसा द्वारा करू शकता भक्ति तो भक्ति सामर्थ बाराव्या ना कैवल्या मोक्षा थोड़ी बंदी करी पशा द्वारा तो भक्ति ऐसी भक्ति ऐसी भक्ति मार्ग नहीं अक्ति त्यातला एक टप्पा महत्वाचा आहे की ह्या जो प्रेमभाव निर्माण झालाय मधुसुजून सरस्वती त्याचं दृतस्य भगवत धर्मात धारा वाहिकता झालाय निर्माण आणि आमचा निर्माण होतोय उद्या आषाढी एकादशी म्हणलं ना की आपल्याला पांडुरंगाच्या प्रेमाच <laughs> पंचंगे चाणी जस पत्र मवत नहीं महापुराला ती अपनी अवस्था होती कुठवर द्वादशी की जागी। तो स्थिर दाला तो पिती स्थिर दाला किती स्थिर जा भरतमुनी चे रसशास्त्र है ना साहित्य शास्त्रकारांचं विश्वनाथ किंवा मम्मट काव्य प्रकाश किंवा साहित्य दर्पण याच्यामध्ये जे आणि रसांचा विचार केलाय ना साहित्यातलं ते रसशास्त्र आहे साहित्य दर्पण नावाचाही एक काव्यप्रकाशासारखा सुंदर ग्रंथ आहे प्रत्येक रस म्हणला की त्या रसाचा एक स्थायी भाव आहे स्थायी भाव तेव्हा भक्तीप्रेम भाव जो आहे ना त्याला तर काही जणांनी वेगळा रस मानलाय अगर त्याला शांत रस असहित्य साहित्यकाराने मान्यता दिली आहे असा जो रस आहे त्या रसाचा स्थायी भाव काय तर रसाचा स्थायी भाव आहे उत्कट प्रेम उत्कट प्रेम अहो झुलता पूल जो असतो ना झुलता पूल लक्ष्मण झुल्यासारखा तेव्हा त्या भोरचे संस्थानी जेवते पंत सचिव त्यांचे मूल पुरुष शंकराजी नारायण आंबोड्याला कारी म्हणून पुढं आणि तिथं मोठ सुंदर शंकराच मंदिर आहे म्हणजे एक मोठा ओढा आहे त्याच्यावर एक झुलता पूल आहे छोटासा आहे अगदी पूल जरी झुलता असला तरी झुलत्या पुलाचे आधार जे आहेत ना ते झुलते असतात काय बापू <laughs> तुमचा विषय माझा नाही <laughs> पूल झुलता आहे पण झुलता पूल याचा आधारावर हो आहे ते आधार पक्के झुलते असत आता नवीन आणखीन पद्धतीनुसार जी सुधारित आहे घराचे जी पाया आहेत ना आता पूर्वी सुद्धा आणि आरसीसी मध्ये कॉलम उभे करत होते ना पण आता कॉलम जो उभा करतात त्या कॉलमचा पाया जो आहे ना कॉलम आहे फुटबल आणि जाडीचा आणि त्याचा बेस आहे तो चार साडेचार बाय चार, चार साडेचार पाच सहा फूट खोल आशावर तो त्यामुळं जरी भूकंप झाला तरी सहजासहजी हलणार नाही तस स्थाई भाव काय हे कळण्यासाठी मी दाखला दिला दाखले घरी येऊन जाऊ नका सिद्धांत डोक्यात ठेवा प्रेम हा असा काही कालावधी पुरता असा कामाने तो आपल्या चित्ताचा स्थायी भाव झाला पाहिजे दृष्टांत नेहमी एकांगी असतो असा जो घराचा आणखीन पाया आहे तो घट्ट आहे पण जेवढा घातलाय तेवढाच आहे हा जो स्थायी भाव आहे हा स्थायी भाव तेवढाच राहणारा नसतो तो वाढत असतो प्रतिक्षण वर्धमान वर्धमान ज्ञानोबाइने वर्धमान संगित है वर्षा काली सरिता जैसी चढ़ो लगे सुता, तैसी नीच अपल सक चर्चा ना नीच मे का नीच है वो <laughs> नीच शब्द हा नित्य शब्द अर्थ सामना है त्या कालची बोली भाषा आहे हो। तैसी नीच नवी म्हणजे नित्य नवी शब्दा दिसे नित्य नवी पण दृष्टांत लग्नाळे आलेला पूर वर्षाकाळ थांबला पाऊस थांबला कोयनेचे आणि विसर्ग कमी झाले नदीच पाणी कमी राधा नदीचे विसर्ग कमी झाले पंजंगेच पाणी कमी अशी भक्ति भक्ति प्रेम नवे मस है प्रतीक्षण वर्धमान मस की अवतारे जगद गुरु तुका अवतार नाम याचा तोंपरा खूब थोर है अवतारी पुरुष है ना अवतारी पुरुष है तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका आपण व्यावहारिक स्तरावरनं धरून चालू की तुकोवाऱ्यांना संस्कृत कळत नसे देऊसारख्या गावात कुठं संस्कृत त्यावेळी शिकणार अगदी मान्य करू आपण म्हणजे तार्किकांच्या तर्क मान्य करू पण नारदांच्या भक्तीसूत्रामध्ये त्यांनी प्रतिक्षण वर्धमान हे भक्तीचं जे काही लक्षण सांगितले ते तुकोवाऱ्यांच्या अनुभवात आहे ते सांगतात एका अभंगाच्या वळीतनं अंगी प्रेमाचे भरते गाथा वाचा वारकरी विसर काय सांगणार का, का। गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा नाथ भागवत वाचा हे ग्रंथ वाचल्याशिवाय मरू नका जशी वेदांताची प्रस्थानत तशी भागवत संप्रदाया अंतर्गत असणारा वारकरी संप्रदाय जो आहे तीन ग्रंथ प्रस्थानच आहे भक्ती प्रतिक्षणाला वाढणारी चढती वाढती कशी अंगी प्रेमाचे भरते उतार त्याला उतार नाही मग कसंय चढते चढतय चढत चर्त वाढत आहे दृष्टांतांना पण सिद्धांत कळण्यासाठी चक्रवाड व्याज जस मुदलात जमा होऊन कर्जाचा डोंगर वाढतच जातो तस भक्ती प्रेम हे उतार येणार नाही ते वर्धमान आहे प्रतिपत चंद्रलेख म्हणण्याची सोई नाही वद्य पक्षात कले कले कमी आहे औसेला दिसतच नाही तसं नाही वाढणार वाढणार वाढणारे आणि काय व्यक्तीच लक्षण आहे अनिर्वचनीय आहे बोलता येत नाही दाखवता येत नाही दुसरा वाटेवरचा महत्वाचा टप्पा आहे अनन्यता अनन्य नारुदी सांगताय अन्याश्राम त्या किती अनन्यता अन्य सगळ्या आश्रयांचा त्याग करून एकाचा अनन्यता किती अनन्यता ज्ञानावर दाखला दिलाय मातेच्या गर्भाशयात वाढणारा गर्भ जो आहे ना तो त्या नारे ऐसी द्वारा माथे क्या जैसा गर्भगोल उद्य माथे को आज अपन अकरावासला शेवटी शेवटी भक्ति च महत् भक्त्या भक्ती ते भक्ती यायची पर्जन्याची सुचिका द्यायची अनारसी, आकाशात पडणाऱ्या जमिनीवर पडण्याशिवाय अन्य काही गती आहे अन्य कुठं जाईन म्हणला तर जाऊ शकतो नाही न वरून थेंबुटा सुटला की तो धरणीवरच धरणीवरच तुम्हाला काही समुद्रावर पडत नाही का पडतो की काय उपयोग हा <laughs> <आ? laughs> काय उपयोग धरणीवरच येतो त्याचा उपयोग आहे त्याचा उपयोग आहे तस अनन्यता आहे अनन्यता किती अनन्य बस स्तनपान करणार लेकरू मातेशी अनन्य गंगासागराशी अनन्य आहे भक्त देवाशी अनन्य सिष्य सद्गुरूशी पण असे काही आहेत महाराज नाही हा केले गुरु खरं पण काही विशेष नाही अर्थ आता हा नवे महाराज आहेत हा एक मिन एक अन्य नाही अन्य एक, एक पतिव्रता नेणे आणि का तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता पण कशी पतिव्रता नेणे आणि काजांच्या शिवाय अन्य कोणाही परपुरुषाची स्तुती सुद्धा ती कानाने ऐकून घ्यायला तयार नाही पती वाट गो तुम्हाला आपण सोडण्यात माझ्या बोलण्याचा विपर्यास करणार नाही समर्थाना श्री राम आणि पांडुरंग याच्यात भेद कळत होता का।, का भेद कळत होता बोला भेद वाटत होता का पण त्यांना आवड जी होती ती पांडुरंग रूपाची होती का राम रूपाची राम आणि पांडुरंग याच्यात भेद नाही अभेद आहे पण आवड म्हणून म्हणले ना येथे कारे उभा तू रामा काय केले वानरद काय केली सीता मायका अन्य रो आता क्रमांक वाचलं भगवान कृष्णांचा असा आग्रह होता का की अर्जुना काही कर कसंही कर काय तुला कष्ट झाले थोडी त्रास पडली तरी चालेल पण एकदा ते माझं विश्वरूप हा की जिथून हा भुजे का चतुर्भुजे आहेत ते सगळं पहा आग्रह होता का अर्जुनाचा आग्रह होता म्हणून भगवंतानी ते त्याला आणि अनुभवास आणून दिलं पाहिलं प्रथम प्रथम बर वाटलं नंतर भ्याला आणि म्हणू लागला रूपदावी कारे आता आ, का, किरीटिनम गुण आणि निर्गुण यातला भेट त्याचा मावळला अकरा व्याध्या विश्वरूप दर्शन जे आहे अ मला असं वाटायचं की कशाला हे विप्रलला अकरावाद घ्याय मग पुढं कळू ला अजून फार कळतं असतं कशाच कळतंय हो कुठं हो त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी हा ग्रंथ घेऊन हाचा वेगळा केला हा त्याचे दुप्पट जरी झाली ना आमची म्हणजे आलटा आकडा उलटा करून <laughs> तरी सुद्धा करणं हा त्याचा त्याचा भेद माव दहावी का विचारतोय पाहतो तू विचार आमच्या हो ठिकाणी आता भेद राहिला का तुझे नामची कोणी एक वे ज्याचे मुखाची का काना मिळे तया चार ते साडून पडे भेदुझी साध काय विचारतोस पण मोठा पडला बाबा तुम्ही मोठ्या लोकांनी काही बोलावं आम्ही काय बोलावं शोभत का तुला हे विचारणं याचा अर्थ लक्षात घ्या तो किती अभेद बोलायला प्राप्त झालाय पण आचा अभेद बोधाला प्राप्त होऊन सुद्धा त्याची आवड काय आहे तो अनन्य कशाशी आहे तो विश्वरूपाशी अनन्य नाहीये अभिनंदायचा ज्याच्याबरोबर सुख दुःखाच्या चार गोष्टी पुसता हितगुज मात हे ज्याच्याबरोबर अनुभवता येत अशा सगुण रूपाशी तो अनन्य आहे ना दूसरा है अवच्छिन्नता अवच्छिन्नता सतत तो फ्लो जो है तो द्रुत भगवत धर्म जो भक्ति प्रेमाचा प्रवाह है तो खंडित होता तो कि होता कामे मै अविच्छिन्नता क्या है मिळो आणि मिळतशी असे समुद्री गंगा जळ मायचे जेव्हा केव्हा गंगा उगम पावली म्हणजे त्या भगीरथाने प्रयत्न केले शंकरांनी तिला जटे धरली पुन्हा खाली आली त्यात जन्मूने गेली गंगा त्याच्या मांडीत फोडून पुन्हा वाहू लागली आज गंगेचा उगम गंगोत्रीला आहे गंगोत्रीपासनं वाहणारी गंगा वाहत वाहात वाहात म्हणजे म्हैसाळ योजनेच पाणी निघालंय म्हणतात आटपाडी विचा भागात केव्हा येईल अजून काही सांगता येत नाही पण निघालय म्हणतात तस भक्तीच्या वाटेला लागल्यावर हा पोचू निश्चित पण विलंब तस गंगा निघाली शेडीचं पाप ताप पोकीचं तिरीचे जाते जीवित राखे तृणासे पण ज्यावेळी केव्हा प्रथम केव्हा तरी मिळाली असेल ना म्हणजे गंगोत्रीपासनं निघालेला गंगेचा ओघ वाता वाता, वाता, वाता। आणि ईशान्य भारतात वाहत वाहत वाहत पश्चिम आणि पूर्व समुद्राला जिथी बंगालच्या आणि उपसागरात मिळाली प्रथम जेव्हा मिळाली मग माग न येणारा आणि येतच राहणारा जो आपला प्रवाह आहे लोंढा जो आहे त्यातलं पाणी आहे त्याला असं गंगा म्हणाली का आता मी भेटले की त्याला चला आता दुसऱ्याला भेटायला नाही <laughs> म्हणाचे मिळून मिळतशी असे समुद्री गंगा जळ जायचे हे प्रथम जेव्हा मिळाले मिळतच आहे आणि मिळतच राहणार आहे अवच्छिन्नता फार हा शब्द उच्चारायला अवघड वाटत असेल अखंडितचा अखंडित असावे आयसे वाटते पायी काय बघताय बघा दांडायच दा आम्ही सकाळचं जे काकड्याचं भजन करतो ना त्यातल्या भूपाईतलं एक चरण आहे प्रार्थना करताय देवा खंडितपणे तुझ्या जवळ असावं असं वाटत अखंडित असावे आयसे वाटते तुझ्या पायाची आम्ही अखंडत्वानी संलग्न असावं असं वाटत आणि त्यासाठी देवा जरा आम्हाला जागा मोफली करून दिलीच तर काय तुझ्या धोंड पडणार आहे साहोनी संकोच ठाव थोडासा दि काय अक्षर आहे जरा संकोच कर की तुझं व्यापक स्वरूप आहे जरा संकोच कर म्हणजे काय होईल आपल्याला आपण अकराव्या अध्याचा संदर्भ घेतला आणि सांगतो भक्तीच नवल काय भक्ती करते ज्ञातून कस तत्वेन इथं नाही पूर्णविधान प्रवेश तुमच्या पर्यंत भक्त हा भगवत स्वरूपामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश करताना तो भगवंतापेक्षा वेगळा राहत नाही जसे गंगा चौवरी नदा नदींची नावे तवरी म्हणजे कुठवर जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत गंगा सिंधू सरस्वती यमुना चरणती गोदावरी नर्मदा आणि समुद्राला मिळाल्यावर गंगा ही गोदा ही यमुनाचे तवरी, तस आमच्या रूप या अनेक नद्या नावे ओढे झरे निर्झर पाझर आहेत ना ते जोपर्यंत भगवत रूपी सागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत हा द्वेष आहे हा मच्छर हे प्रेम आहे तो बरीच पण यातला कोणताही भाव भक्ति का विषय विरागे अथवाणस इंद्रिया सुख देना विषया विषय जे प्रेम है अच प्रेम अगर मत्सर कया गोपी का शिशुपालादिका, कौसा भयसंभ्रमे शिशुपाला दिला प्राप्त झाले कोणताही भाव असो हो? त्या भावाचं अलंबन एक परमात्मा झाला ना तुक बर एका आम्ही पहिली मालिका जी वजनातली म्हणतो ना त्याचं एका अभंगाचं शेवटचं चरण असंय तुम्ही व्हागे सवा तुका म्हणे जीवा धीर कोण सकळी या आपल्या अंतकरणाच्या अनंत वृत्ती ज्या आहेत ना आणि वृत्ती मोजता येतील का आपल्याला जसा रोमावेळी मोजता येणार नाही तसा आपल्या अंतकरण वृत्ती न मोजणे अनेक बद्धीचे तरंग क्षणो क्षणा पालटी रंग धरू जाता संग तवतो होतो बाधक किती वृत्ती आहेत पण त्या सगळ्या वृत्तींची मोहोर एक भगवंताकडं लावली नामपुरुषाची मोहोर लावी तेवढं तू करायचे वाटे लागायचे तुका म्हणजे जीवात गेलो मग अवच्छिन्नता अनन्यता अवच्छिन्नता आणि तिसरा भक्तीतला महत्वाचा भाव आहे आणि तो आहे त्या प्रेमामध्ये कधीही आणि अंतर पडता कामा नाही नका देऊ अंतर म्हणले अंतर नको वियोग नको पण कबीर महाराज आमचे जरा वेगळ्या प्रकारे भक्ती समजावून सांगतात कबीर महाराज एका दोह्यात म्हणतात वीर हा बड़ा सुलताना हा वीर जो है ना तो भक्ति प्रेमा साम्राज्याला बड़ा सुलतान बड़ा सुलतान चा, का संगने का नतीचा है वियोगाशिवायोगला आनंद का है तो कहत नहीं उदाहरण चलिए पण आपल्या नित्य जीवनातलंय ना बारा महिने अंबा हे फळ मिळत राहिलं <laughs> असत त्याला काही विशेष गोडी राहिली नसती पण आज आठ महिन्यानंतर दहा महिन्यानंतर मग येतो त्यामुळं आपण वाट करत असतो कधी आणणार कधी आला कधी आला बाजारपेठेत कधी येणार महाराजांचं चरण आहे आम्ही वाट पाहत कशाची पंढरीला जाण्याची आम्ही वाट पाहत जावे पंढरीची आवडी मनास कधी एकादशी आषाढी हे कधी एकादशी कार्तिक नाही म्हणले का त्यांना कार्तिक शब्द माहित नव्हता कार्तिक वारी माहीत नव्हती आषाढीच का म्हणलं जो सांगायची आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट आषाढीचा हाट भरल्यानंतर चारच महिन्याच्या अवधीने कार्तिकीचा हाट आहे पण कार्तिकीचा हाट का भरून गेला मग आषाढीत तब्बल आठ महिन्याचा अंतर आहे त्यामुळं कधी एकादशी कार्तिके मंडली आषाढ़ी का आतुरता पंडरी से वाटे दृष्टी लागले चित्त कई येता देखे मधा मै बाब केटी लगी जीवागली से किसी तरी चरणी महत्वाचा भक्तीच्या टप्प्यातला लक्षण म्हणा फार तर आतुरता आतुरता आतुर आतुर असला पाहिजे व्याकुळ असला पाहिजे किती आतुरता भक्तीचा एक महत्वाचं असं अनन्यता अविच्छिन्नता अखंडितता तस आणि उत्कटता जी आहे त्याचा जो काही आस आहे त्याचा जो ध्यास आहे आस लागली पाहिजे किती आस व्रज गोपीकांच्यासाठी गोपी अशा बसली होत बोलत बोलण्याचा विषय काय हे कृष्ण हे एक, एक विषय तो सकाळांचा त्यात एक गोपी म्हणाली अगं हा ब्रह्मदेव जो आहे ना हे निव्वळ खोळावर काय करते आपल्याला तर एकच डोकं आहे ब्रह्मदेवाला किती म्हणजे किमान आपल्या चौपट तरी तर तो शाणं आहे का नाही आणि तू म्हणजे त्याला काही कळत नाही आता असं कसं आहे काय बोलणं ते म्हणजे बघ तुला पट या ब्रह्मदेवाने आपल्या डोळ्याला वरच्या पापण्या दिल्यात का नाही हो म्हणलं दिल्यात मग तुझं काय बिघडलं त्यात खुई तुला कसं कळत नाही कशाला द्यायला पाहिजे त्या पापण्या काय बिघडलं तुझं काय मिळलं काय विचार कर भगवंत कृष्णाचं मुखदर्शन करण्यामध्ये ही वरची पापणी खालच्या पापणीला लागल्यामुळं जो व्यत्यय येतो तुम्हाला हा शब्द चांगला करेल कुंकू आईन रंगात आलोय अथवा ती कोण महालक्ष्मी काय हा भाग्य झाली भाग्य लक्ष्मी झाली नाही आणि असे ऐन रंगात आलेली असताना जर केबलची लाईट गेली काय दळफळाट होतो का नाही तगमग होत का नाही कि बाय तस श्री कृष्णाच्या मुखदर्शनात ही वरची पापणी खालच्या पापणीला लागायला जो वेळ लागतो निमीतचा येते की नाही आणि ही जर खंडितचा नसती ना आम्ही अखंडत्वानी त्याच्या मुखदर्शनाचा आनंद आणि बघू शकलो असतो ना ती मुली बाईची कशाला काय म्हटलं होतं त्याला हा त्या दोन विशेषण वापरलीत त्यांनी कशा आहेत त्या कृष्ण दर्शन लालस आणि कृष्ण दर्शन विव्वल आहा आहे कधी पाहिजे कधी कैम्या देखेन सावळा तो सावळा जो आहे तो श्रीहरी जो आहे ना मी कधी पाहिन त्याला कधी पाहिन कधी पाहिन आतुरता आहे कुटकटत आहे अशी जी काही भक्तीची लक्षणं आहेत ना आणि न्यायशास्त्रकार म्हणतात नुसती प्रतिज्ञा करून वस्तूची सिद्धी होत नाही म्हणजे आहे श्याम भटाच तटू भिमतरी तटू आहे सागर पण त्याच प्रेम आहे त्याच्यावर आणि तो म्हणायचं काय त्याला उच्च प्रवा <laughs> आता ते मन झाला इतिहास सांगू का काई काही दिवस ते कुंपणावर बसले होते काई का कुंपणावर होते मग पुन्हा कुंपणावर ना आत आले त्यांच्या गावी आले ते एकदा तिथं लहानपण गेलं बालपण शिक्षण झालं आले गावी आणि या पुढाऱ्यांना आपला तळागाळातल्या लोकांची किती जिव्हाऱ्याचा संबंध आहे हे दाखवण्याची लोकांच्या देखत विशेष हाऊस असते उतरले हेलिकॉप्टर पॅडवर गाड्यांचा ताफा पण साहेबांची गाडी पडली बंद सभास जवळ आणि साहेब म्हणले कुठं जाम जायचंय आता जाऊ पाहू तर ता टाकत तर साहेबच गाडीतनं उच्चारले बाकीची प्रभाव चडफडत का वेना उतरली निघाली सगळी म्हणजे सभासून त्यांचा एक शाळू परीट येत होता परटाचा गाढव होतो त्या गाढवावर आणि नदीवर कपडे धुवायला न्यायची दोन मोठी प्रचंड गाठोडी होती त्यामुळे रस्ता जरा आणि काढला होता आधी रस्ता आरुंद त्याच्यात ते गाढ त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड बोजे आणि तो आरुंद झाला साहेब गेले झप झप पावलं टाकत तो काय म्हणत तुझा परी अरे गाडवा केवढी बडी बडी मंडळी समोर न येत आहे तुला गाडवा गाढव म्हणला नाही त्यावेळी हे उच्चे सव्या तुला या लोकांना रस्ता मोकळा करून द्यायचं कळत नाही केवढी बडी बडी मंडळी येत आहे काय सगळी वाट आढून चाललाय साहेब म्हणले नामुनपणचा सा। मुश्किलपणा गेला नाही अरे गाढव कुठ आणि आईंद्राचा उच्च रवा कुठ आहे तुझ गाढ तुम्हाला मी प्रेमाने म्हणतो अरे पण शोभेला असं म्हणाव ना तू काय म्हणला माहितीये का तुमला साहेब माफ करा लोक नाही का तुम्हाला छत्रपती म्हणून घडलेला <laughs> <laughs> <laughs> <laughs> इतिहास <laughs> आहे मला वाटत तुम्हाला कोणाचा कळला असाव ठीक असो कानोद सोडा आपल्याला विनोद करायची खूप करता येतील ज्ञानी शरीरचा विचार करायचा लक्षण प्रमाणाभ्या वस्तुसिद्धी नाही प्रतिज्ञा मात्रेन ही भक्ती आहे हे भक्ती प्रेम आहे असं नुसतं विधान करून उपयोग नाही प्रतिज्ञा करून उपयोग नाही भक्तिप्रेमाची जी जी लक्षण आहेत आणि ती सामान्य लक्षण नव्हे व्यवच्छेदक लक्षण सामान्य लक्षणं असतात पण व्यवच्छेदक लक्षण नसेल तर अतिव्याप्ती हा दोष आहे तो आम्ही एक वाक्य उच्चारतो आपण ऐकणारे कांस्य हात बरोबर उत्तर द्याल गाईला चार पैसा गाईला शेपू गईला शिंग गाय दूध देते मा जो हा प्र है का गायतर का चूक आ चार पे शिंग है दूध देणारी आहे त्या प्रत्येक आणखीन चार पायाच्या जनावरांतात विजांबरोबर का चूक चूक ना याला अतिव्याप्ती म्हणतात अव्याप्ती होता कामाने लक्षणा जी आहे ना ती त्या आणि व्याख्या ज्याची आहे त्या वस्तूला सोडून इतरस्ताही भटकता कामाने अन्य कोणत्या प्रमेयावरती जाऊन आज माहिती व्याख्या बरोबर झाली पाहिजे लक्षण बरोबर झालं पाहिजे त्या लक्षणाला म्हणतात व्यवच्छेदक लक्ष काही सामान्य लक्षणं असतात आणि काही व्यवच्छेदक लक्षणं असतात दया क्षमा शांती तेथे देवाची सामान्य का व्यवच्छेदक उहर निवुकी उतर मत मेपर्यतारी सुधा मन आम्मी से कल्याण जगह कुना चो वाग <laughs> आम सेवक आहो संधि दया गबरी भांडीकुंड रोख रक्कम तय हव देता साधु मनाव का आणि लक्षण निरसला अभंगादक तोरी नहीं अवगे संसारिक बस जो पर्यत संसार बुद्धि निराश जा भला ब्रह्मचारी कासे ना, सेना का संन्यासिका से ना, संसारिक देहबी का निराशा नाही व्यवच्छेदी लक्षण भक्ति च व्यवच्छेदक लक्षण है, है। सभी भाकी ची भक्ति ची लक्षण है मगे संग प्रत भगवत रूपते लाप्त भगवत ूपतेला प्राप्त सुद्धा होना भक्त तू देव आई से करी व्यवच्छेदक लक्षण है वगवान आमच भोगच्छा मोक्ष ज्या भगवंता ने अर्जुना का निषेध के सगुण रूप आणि दाखव आग्रह केल्यानंतर ते म्हणतात कृष्णा तुला काय म्हणायचं ते तू म्हण मन, म्हणू शकतो आम्हाला त्याच्याची काही देणं देणं नाही पण तुझ सगुण रूप हाच आमचा भोग आहे आणि तुझ सगुण रूप हाच आमचा मोक्ष आहे आम्हाला ह्याच्या पुढं भोग भोग मोक्ष बापुडी त्याची पुढे बाळाव्यात द्या आणि वरची आणि पाहिली आतापर्यंत ज्या कुळांच्याकडे आम्ही आणि जमीन वैवाटीन दिली होती ते एक कुळय भोग आणि एक कुळे मोक्ष पण आम्ही ती भोग मोक्ष बापुडी काय हो सामर्थ्याच भक्ती प्रेमाच भोगाला नुसतं बापुडवाण म्हणत नाहीये मोक्ष सुद्धा बापुडवाना दिनवाना दैन्य नको ही मुक्ती देवा नको रे ही मुक्ति का तया इच्छा गती, नको ज्ञान, मोक्ष ठेवा, ठेवा, तुमा जरूर का, का? भोग मोक्ष बापुड़ी चीली कोरित्र तुजे अवतार कथा श्रवण्तरो ज्ञानोरा सारखे प्रतिज्ञापूर्वक संगी सेवा करी न मनोभावे सेवा करी आवड़ का जीव की आवड़ी पंडरपुरा नई नी आणि जात सांगतो हे भक्तिरसायन जे आहे ना त्या भक्ती रसायनाची नितांत गरज आहे नितांत गरज साक्षात्कारी पुरुषाला आणि साक्षात्कार म्हणजे कुठेतरी पावलं उमटलेली दिसणं कुठं पाण्यातनं कोणाच्या पादुका मिळणं म्हणजे साक्षात्कार नव्हे ब्रह्मात्मिक अनुभूती म्हणजे साक्षात्कार पण आम्ही काय करतो या सगळ्या ज्या अनुभूती आहेत ना आम्ही यांना डायल्यूट करतो त्यांची ग्रॅव्हिटीच कमी करतो कृपया अशी त्यांची ग्रॅव्हिटी कमी करू नका त्यांचं अवमूल्यन करू नका साक्षात्कार होईन भक्ती प्रेम सुख अनुभवाला येईलच असं नाही यादी सांगितली ना महाराजांनी भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का पंडिता वाचिका ज्ञानी असी इथ नाही आधी संपली आत्मनिष्ठ जरी झाली जीवन मुक्त तरी भक्तीप्रेम सुखदर भया ब्रह्मनिष्ठ असती भक्तीप्रेम करेल असं नाही आणि जोपर्यंत हे प्रेम करत नाही तोपर्यंत स्वयं भाव ज्याला ज्ञानेश्वर महाराज आटक म्हणतात बंद म्हणतात तो जात नाही हा तुम्हाला दृष्टांत कळेल साखर आंबा घालता तुम्ही साखर आंब्याला मंडईतन कपिल तीर्थातन कैरे आणत असताना मऊ पडलेल्या का पिवळ्या पडलेल्या अंतर का मग जास्तीत जास्त कठीण हिरवीगार दगडासारखी कैरी आणता पण ती कैरी पुढे त्याचे सोपस्कार केले मग त्या साखरेच्या पाकात मूर्ती त्या फोडीचा एकेकाचा -एक हिरवटपणा काही माणसं हिरवट असतात हो <laughs> <laughs> पेशव्याना जे कर्ज देत होते ना पेशव्याना एक बाजामध्ये कर्ज नाही तो व्याहीच होते त्यांची <laughs> हा सासवड परगण्यामध्ये एक वीर परिंच वीर धरणापासून जवळ आवे परिंचे म्हणून तिथे राव परांजपे पेशव्यांचे सावकार गावाकडं मोठा म्हण मोठे सावकार त्यांच्या बागेच काही आंब्याची झाडं होती चेपाची झाड होती त्यात आंबा होता त्याचं नाव होत आंबा काका आमट्या आंबा फळ नारळा एवढं एक एक आंबा नारळ त्याला खालणं बांबू शेकड्याचे धिरे द्यावे लागायचे फांदे मोडू नयेत म्हणून अशी फळ एक आकार उड़ा। रंग आपूस आंब्याचा काय रंग करतात पिकलो असा केसर नाही दाट पण जसा असा पिकायचा ना तसा तसा आंब गोडपणा नाही त्याच नाव म्हणून आमच्या आंबा तशी काही असतात भक्ती प्रेम भक्तीप्रेम जे आहे ना हे परिपक्व होत परिपक्व होत तस तस त्याची गोडी मुरत जात जस तो कच्ची कैरी त्याच कच्चे पण त्याचं हिरवे पण त्याचं आंबट पण साखरेच्या पाकात मुरत त्याला अमृत स्वरूप गोडी येते तस सहा अहम अहम सहा हा जो अहंकार आहे तो भक्ती प्रेम रसायनाशिवाय अन्य कशानेही जात नाही बरं वैद्य चला ना मग याही वरी पार्था, माझ्या भजनी आस्था मग म्हणजे केव्हा म्हणजे आता सप्टेंबर आलाय नोव्हेंबर मध्ये बघू नाही मगरची ओळी काय हे विश्वची माझी आयशी मती ज्याची स्थिर किंवा हुना चरा चर आपणची पैी झाला किंवा माग चला विश्वची हो सांगतो आपणची विश्व झाला म्हणून सज भेद वाहू गेला पण अशा विश्वास विश्वी विश्वाकर होताय पण अशी विश्वाकारता वेदांत काही वेगळं सांगत नाही पहिलं प्रमेय काय एका अद्वितीय ब्र्य पूरता कशानी न नाढ चार वेदाची चार माक्य अह अयमा प्रज्ञानं, तत् इथही परिपूर्णता नाही परिपूर्णता केव्हाय मीच ब्रह्म आहे असं नाही सर्व खदू इदम ब्रह्म मग सर्वम खूम ब्रह्म ह्या बोधाला प्राप्त होऊन सुद्धा मग कळलं का आणि अर्थ असा येणे बोध हे सर्वकार अशी बोधाकार वृत्ती वृत्ती हे निवृत्ती झाली नारदांच्या भाषेत सांग ना वृत्ती सारुप्यम इतर भगवंताच्या कृपेनी यंदाची आषाढी झाली चौसष्टावी वारी झाली आषाढी अजून जीवात जीव आहे जाणार सांगायचं कारण दिंडीत आमच्या काही मंडळी दरवर्षी नवी असतात ती काही वारकरी नसतात पण एकदा त्यांना आणि ते ट्रॅक्ट समजतात त्याला ती काही वारकरी नव्हे तीन साडेतीनशे माणसातली कारी काका मंडळी ती कॉफी बहादर निघतात ते चहा नको म्हणतात व्यवस्था आहे बा पाच पन्नास माणसं निघाली ना आम्ही साठ सत्तर मंडळींना पुढे एवढी कॉफी करतो पण तरी सुद्धा काही कॉफी बहादर हे आरडाओरडा करला अण्णा काय आम्हाला कॉफी मिळाली आणि तुम्ही पन्नास जणां सत्तर जणांना त्यात आणि सांगू का मला निंदा नाही करायची पण माझा चौसष्ट तो वर्षाचा अनुभव सांगतो मी घरामध्ये चहा कपात न पिता ना वारीत आलं ना ग्लासच एक नवल कशी मिळाली नाही बाबा एकदा असं काय होत म्हणून ते वाटप करणारा आमचा जो माणूस आहे ना त्याला म्हणलं हे बाबा आज मीज बसतो बघ तो काय होतो तरी काय असं काय होत बाबा माझ्या असं लक्षात आलं चहा पिणारे जे आहेत ना ते चहाही पिऊन जातात आणि ते कॉफी पिणारे जे असतात ना त्यांना चहा चालत नाही हो <laughs> आता असं म्हणतात गो की मारामारी प्रकरण सुद्धा आहे म्हणजे लिटररी मारामारी नाही हा हा चहा आणि एक एकत्र करला चला शब्द आहे टक्कर ग्रामीण भागात पॉप्युलर शब्द आहे टक्कर चहा पितात आणि कॉफी पितात कशाचीच आवड नाही कृष्णांत अंगवाच ने पण अगदी फालतो कॉफी पिणारा जो आहे ना त्याची खरी आवडतो म्हणतो अगदी दुधाचा असेल वेलची घाती असेल स्पेशल असेल नको काफ। काफ। का कॉफी बर आवड कबीर महाराजांनी एका दुह्यात सांगितलं हा भक्ती प्रेम मार्ग इतका आकुंचित इतका आकुंचित इतकं नॅरो गेजे दोग जाऊ शक आम प्रपंच ही आवड़ो पर आवड़ो आवड़ खरी नहीं आवड़ मान ली बस एक आवड़ का नड़िया विठोबा का नड़िया बहु आवड़ी जीवा पास तुझी आणवाही गा देवराया तुझी शपथ घेऊन सांगतो तुझ्या इतकं दुसरं काही आवडत नाही आणि तुझ्या इतकं आवडण्यासारखं तुझ्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही ही जी काही आवड आहे ना त्या आवडीतन सेवा आहे सेवा यथार्थ आवड असेल तरच होऊ शकते नाहीतर मोले घातले नाही रागू नका रागवायचा भांडार हा संतांचा हा माल अण्णाचा व हमाल बारवाय तुकोवाल्यांचे नाही सासूसाखी रडे सून अंतरिता भाव भिन्न तुकोबाला ना अण्णा नाही भाव का, सांगु का। आता पर्यत कम कि आता हा भाव पौकिक रड़ सारख कराव प्रेम नहीं हो सके आवरी तुझी सेवा करी नावे ना बर हा जन्मत नहीं पुनः पुनः पुन्हा पुन्हा घेई ना जन्मांत आहे काय हे भक्त मात्र बरेच ना काय भक्तीचं ऐश्वर आहे काय भक्तीचं सामर्थ्य आहे काय भक्तीच्या अंगीत ताकद आहे बाकीचा वेदांत म्हणतो की जन्म मरणाच्या राहडगाडग्यातनं मुक्त होणं संत म्हणतात नको मुक्ती मग उपजवून या पुढं ती न घेईन जन्म जन्म घेऊ हेची साधावया बरे काय हेची काय तुझी सेवा तुझी सेवा मी भक्त तू देव आईसे कधी ही सेवा है ना आणि अशा सेवेत जो आनंद है ना पण कसा है हा आनंद सेव्य सेवा आणि सेव तुझी दिसायला जी त्रिपुटी आहे ना ती त्रिपुटी या सेवसेवकामध्ये राहतच नाही गेल्याच आठवड्यामध्ये आणि रामकृष्ण परमोत्सांची आणि पुण्यतिथी होऊन गेली जी। भाद्रपत वज्य दशमी रामकृष्णांचा आणि पुण्यस्मरणाचा दिवस आहे भाद्रपद शुद्ध पक्षातली दशमी रामकृष्ण काय भावावेश होता काय प्रेम होत कावी मातेच्या पूजेसाठी जे उपचार आहेत ना ते कधी जगन जगनमातेला अर्पण न करता आपल्या स्वतःच्याच मस्तकावर विदुर पत्नी काय होती भगवंता के के न देता, साल का, सेवा करता करता करता, सेवखा, से आचार्य भक्ति वेगड़ा अंगानी संग पूजा से विविधो पभोग रचना निद्रा समाधिस्थिति भक्ति है भक्ति चाहिए व्यवच्छेद पण असून सुद्धा भगवंत अशी तद्रुप होऊन तदाकार होऊन तन्मय होऊन तल्लील होऊन पुन्हा सेवा करण्यासाठी कल्पितद्वैत कल्पितद्वै असं हे भक्ती प्रेम सुख जे आहे हे भक्तीचं ऐश्वर आहे म्हणून भक्तीला भक्तशास्त्रकाराने पाचवा पुरुषार्थ म्हणले चौपुरुषार्थ श्री भक्तीदैकी धर्म अर्थ काम मोक्ष त्या मोक्षामध्येही सरोकता, समीपता स्वरूपता नवे सायुज्यता आणि सायुज्यतेच्याही मस्तकावर किरीटासारखी विराजमान होणारी भक्ती ही भक्ती तू ह्या वाटेला ये भक्तीचे वाटे मग आता किती किलोमीटरची लांब आहे भक्तीची वाट पुणे ते बंगलोर किती किलोमीटर अस काही भक्तीशास्त्रकारानी त्याच मायलेज सांगितलेलं नाही तुम्ही जितक्या वेगाने वाटचाल कराल तितक्या वेगाने मुक्कामाला पोचा मही ही वाटचाल आपल्याकडनं झाली पाहिजे आणि वाटचाल करत असताना वाटेपासनं इकडं तिकडं सरकता कामा नाही आम्ही घटकेत म्हणतो ते भक्ती काही अर्थ नाही हे सेसवाय काय फुलफाव नाही त्याचा आकाशन पड़ती का सिद्ध समाधी <laughs> ओ ज्ञानवर पहा विशेष है योगी राजी योगी मवली तीन कटकीनता संगित हाच विशेष है गीता नुसत क्लेशोधिक कतर अस्ते श्यानवर भूके भूक की खावी का क्षुरधारा निशिता दुर्गम पथावयोद कोण म्हणताय अण्णा गाणी कर नाही तिथं एक मांडी घालून बसता येत नाही आसन जे काय कपा यम नियम मग आसन मग प्रत्या धारणा पण हल्ली शब्द इतके परिचित झालेत ना गप्पा झाडतात मारायला गप्पाचा काही उपयोग होतो अनुभव पाहिजे अनुभव पाहिजे अनुभव रे अरे अंबा आपला विषय इथून की वाटेवर सतत चालत राहिलं पाहिजे पुढं दृष्टी ठेवून वाट सोडता कामा नाही पण आम्ही वाटेन चालत नाही वाद धरत नहीं अस नहीं पोड़न देते हो सोड़ता कामा है सोड़ता कामा तुका करा सेवा आले आरी तरी एकदा आधी पार घट्ट धरना अवगर एकदा घट्ट धरले ना फुटो हे मस्तक तुटो हे शरीर दे जाओ अथवा राहो मरवरी घाली घोण, परी मी न सोड करीसी ते देवा करी माझ सुखे तुला काय करायचं कर पण तुला एकदा घट्ट झाला ना नाही सोडणार काय त्यांनी आम्हाला घट्ट धरण्यापेक्षा आम्हाला त्याला घट्ट धरता आला पाहिजे नेहमी एकदा दाखला देतो परंपरे काही नहीं भक्ति प्रेम कस है भक्ति की मांजरी से दात पिलाला लगती नहीं तशी मकड़ीन जी है जाये ना माकड़ीन प्रसुत पांच सात लेखना ने जन्म दिला तिला काही डिंकाचे लाडू सालम मिश्री सफेद मिश्री पंजा असलं नाही प्रसूत झाली कि ह्या झाडावरन त्या झाडावर तिची जी आहेत ना ती काय करतात ती पोर आपल्या आईला आपल्या मागच्या पुढच्या दोन दोन पायाने पोटाकडनं पाठीवर घट्ट विळखा लागतात आईला घट्ट धरून ठेवण्याची जबाबदारी पोरांची का माकडीची पोरांची आहे भक्ती माकडी आणि तिच्या पोरांसारखी आहे आम्ही त्याला घट्ट इतका धरला पाहिजे त्यांनी वाटेल ते प्रयत्न केले ना आम्हाला सोडून त्याला जाताच येता कामाने इतका आम्ही त्याला घट्ट धरला पाहिजे आणि ही जी प्रेम लक्षणाभक्ती आहे त्या प्रेम लक्षणाभक्तीतली अत्यंत आवडती सेवा आहे सेवा ते आवडी उच्चारावे नाम आमचे नामधल्या म्हणजे देव तू काय विषयाला आम्हाला सोडून जातो ते म्हणला का का म्हणजे का तुझी नाम रूप शेंडी आम्ही धरली आहे काय ताकद आहे तुझी आमचा त्याग करून जायची असं आम्ही त्याला घट्ट धरावा आणि घट्ट धरण्यासाठी चिपटवण्यासाठी आता बाजारात कितीतरी नवीन नवीन कुपत्या आहेत ना पण हे जे काही आहे आणि चिकटायचं साधन आहे ना ते चिकटायचं साधन आहे निखळ भक्ती प्रेम भागवतारांच्या भाषेत सांगून आपण आज इथं थांबू कुरवंती ओ है तुका भक्ती देवाचे ताडे आळवावे देवासाठी देवावर प्रेम भगवंतासाठी भगवंतावर प्रेम ही प्रेम रक्षणा भक्ती भक्तीचे अनेक लक्षणं आहेत त्या लक्षणांचा विचार केला पण ह्या लक्षणांना बरोबर घेऊन ही वाटचाल करता करता म ती भक्ती आपल्याला अनुभवाकडे घेऊन जाणारी आहे म्हणून अनुभव रूपम सूक्ष्म रूपम होणार पुढे सांगतायत ही काय पुढं भक्ती आहे याचा विचार उद्याच्या आणि सेवेत करू पुंडरी खबर श्री ज्ञान श्री ज्ञान देश्वर महाराज